जो जो जातो त्याचा जेवण घालतो असे जे सद्गुरु नुर्त, निवृत्ती निवृत्तीन त्यांना मी बंदन करतो यामध्ये पहिल्या उभी सद्गुरूंचं स्वरूप सांगून ब्रह्मरूपता सांगून त्यावेळी <coughs> करुणा या उपाधीने युक्त असतात म्हणजे ब्रह्माला करुणा उपाधी लागल्याबरोबर गुरु अवतीर्ण होतात मग श्रीगुरूंचं स्वरूप आहे असं सांगून या दुसऱ्या दोन गोव्यांच्यामध्ये <coughs> सकल दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती करून देणं शिष्याला कर्तव्य आणखीही गुरुंच्या कृपादृष्टीचं वर्णन करतात जसं वर्णन बाराव्या अध्यायाच्या नमनामध्ये केलेलं आहे जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर आनंदे वर्षतीये विषय व्याजे मी करतात जस वर्णन बाराव्या अध्यायाच्या नमनामध्ये केलेलं आहे पुढे म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणे आगरू, आगरू निफजवी आपल्याला आप प्राप्त होतात असं वर्णन तिथे दिलेलं आहे त्यासारखंच आणखी गुरुकृपादृष्टीचं वर्णन थोडस निराळ्या दृष्टीने इथे महाराज करतात आता श्रीगुरुच्या दृष्टीचे ऐश्वर सांगतात वेदांत ज्ञान आहे त्याला ही हुवी सगळण्याजोगी आहे त्याच कारण ज्ञानेश्वर महाराजांनी हा पहिला जो शब्द आहे तो अपांग पाते हा जो शब्द आहे अपांग पाते या शब्दाचा अर्थ आहे ईशत किंवा असाच शब्द संत वाणीतच या अपांग पात या शब्दाचा पर्याय द्यायचा ठरला तर असा देता येईल कृपा कटाक्षे ने आपुल्या पदी बैसविले बाप रुमावरु विठ्ठले भक्ता दिले वरदान भक्ता दि असं ज्यांचं वर्णन केले तेथे कृपा कटाक्ष कृपा कटाक्ष ज्याला म्हणतात त्याचं नाव आहे इथे अपांग पाते ईशत ईशत ईक्षण नाम स्वल्प मात्रावलोकने त्याचा अगदी मराठीत भाषांतर करायचं झाला तर आळूमाळू पाण टपोऱ्या नजरेनं पाहणं नव्हे अगदी डोळे वटारून पाहणं नव्हे एक एक डोळा फुलपात्रा एवढा करून पाहणं नव्हे दृष्टी पण अशी थोडी अशी वाकडी वाकडी म्हणजे तुम्ही म्हणता अर्धोनिली दृष्टी असं त्याला म्हणतात ती पूर्ण डोळे उघडलेले नवे, पूर्ण डोळे झाकलेले नव्हे आणि ती कृपा संपन्न असलेली अर्धोन्विलीत दृष्टी आळूमाळू पाहणं किंवा ईशत म्हणा स्वल्प मात्रावलोकन म्हणा या एका दृष्टीने अशा पाहण्याने या कटाक्षात या नजरीत एक प्रकारचं आपल्याला ही गोष्ट थोडस थो थो थो, ना इलाज असतांना जर मी असं सांगितलं की गुरूंच्या नजरेत एवढं सामर्थ्य असतं ते तुम्हाला फारस समजणार नाही पण व्यवहारात असा एक महत्वाचा दृष्टांत आहे की ज्या दृष्टांतामध्ये ही गोष्ट समजण्यासारखी आहे स्त्री कटाक्ष स्त्री कटाक्षात असं सामर्थ्य आहे की ज्या सामर्थ्यामुळे मनुष्य विषय लोभी बनतो लेखक लहरी आहे असं म्हटलं विषय दंश झाल्यानंतर मनुष्याला लहरी येते येते इथे दर्शनाने म्हणजे दंशने केवळ दर्शन दर्शन मात्राने मनुष्यावर हा परिणाम होतो स्त्री कटाक्ष स्त्री नेत्र कटाक्ष हा जर मनुष्याला कामुक बनवतो तर श्री गुरु कृपा कटाक्ष हा मनुष्याला आणि कृतार्थ करत हे समजण्याचं काय याचा अर्थ तो त्याच्या बरोबरीचा आहे असं नाही परिणाम होतात ती परिणामकारक असू शकते एवढं समजण्यासाठी त्याचा उपयोग यापेक्षा जास्त त्याचा उपयोग करायचा नाही कारण मग ते काम केलं म्हणजे ते प्रेमळ कथेकडे जायचं सगळं ते प्रेमळ कथेकडे आपल्याला जाऊ नये याच्यासाठी काही सीमा रेषा काही मर्यादा आहेत म्हणून इतकंच मी आपल्याला सांगून थांबतो ते सामर्थ्य जर आपल्या लक्ष येत असेल तर यश जे समर्थ आहे अशी दृष्टी किंचित तरी त्या शिष्याच्या अंगावर पडली शिष्याकडे त्याने अशा कृपादृष्टीने अवलोकन केलं कृपादृष्टीने जर निहाळलं तर महाराज म्हणतात अपांग पाते मोकबंध बंध, मोक्ष मोक्षता मोक्ष हो दुसरा करता अर्था हो गोक्ष गंध और मोक्षना ही तो श्रीगुरु भ्रमत्व द आत्मज्ञान महानिग्राजन गंध आणि मोक्ष हे एकमेकाच्या सापेक्ष आहे मुक्त कसया म्हणावे बंधनची नाही ठावे तुकाराम महाराजांनी पुन्हा असं म्हटले मुक्तमुक्त कशाला म्हणायचो बंधन जर नसेल तर मोक्ष कसला हा सापेक्ष भाव मनात घेऊन बंध आणि मोक्ष या दोन्ही विषयी मिथ्यात्मनिष्ठ करून त्याला ब्रह्मरूपतेचा बोध करतात हा एक अर्थ आणि दुसरा अर्थ असा आहे बंध मोक्षपणे बंध बंध न राहता बंध मोक्षरूप होतो का मोमय संपूर्ण संसार हा मोक्षमय करून टाकण्याचं सा गुरुंच सामर्थ्य आहे असं महाराजांनी तिथे म्हटलेलं तया करी श्री गुरु करीता जया अंगीकारू होय होऊन थाके संसारू मोमय आघा संसारू मोमय आघवा होऊन ठाके आघवा संसारू मोमय होऊन ठाके संसार संसार न राहता तो मोक्षमय होतो सुखरूप होतो त्याच कारण संसार अध्यस्थ असल्या कारणाने अध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप होतो या न्यायाने संसार संसार न राहता तो मोक्षमय होतो बंध बंध न राहता तो मोक्षमय होतो कारण बंध परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्थ आहे म्हणून किंवा दुसऱ्या शब्दात ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय मुली सुखाचा आनंदाने त्रिभुवनाला भरून टाकेन या शब्दाचा अर्थ संसार हा अध्यस्त असल्यामुळे त्याचा बाध करून त्याला अधिष्ठान रूप करील मी स्वतः अधिष्ठान रूप होईल प्रमाताच एकदा अधिष्ठान रूप बनला रूप अधिष्ठानला त्याला प्रमेयाची आनंद रूप बनतच असत ब्रम्हरूप दिसतच असतं त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही आचार्य सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात आदो ब्रम्ह हम स्मित्यनुभव उदितेद ब्रम्हात अगोदर मी ब्रम्ह रूप आहे असं समजलं प्रमाता ब्रम्ह रूप आहे असं एकदा कळलं की प्रमेय ब्रम्ह रूपाने त्याला प्रतीत होत प्रमेयाला पुन्हा ब्रम्ह्याची वेगळी खटपट करण्याची गरज नाही तो जागच्या प्रमाता बनलो असल्या कारणाने मला या प्रमेयाची प्रमेय रूपाने विषयरूपाने प्रतीत येते असा त्याचा अर्थ आहे म्हणून जयाचे अंगपाती अपांगपाते त्याच्या ईशत ईक्षणाने त्या दृष्टीने काय घडतं बंध मोक्षच्या बंधच मोक्षरूपाला प्राप्त होतो अध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप होतो आणि पुढे मला जसं म्हणतात भीते जाणतया जाणीते जयापाशी जयापाशी जया, पाशे। जया, पाशे, जया, पाशे जया श्री गुरुपाशी त्या श्रीगुरूंच्या जवळ श्रीगुरूंच्या पाशी काय घडतं भेटे कोण भेटे जाणते भेटे कोणाला भेटे जाणत्या भेटे जाणत्याला जाणता भेटतो त्याचा अर्थ असा आहे की या जगताविषयी बंधाविषयी आणि तो मोक्षरूप आहे म्हणून बाध समानाधिकरणाने जर मनुष्याला अधिष्ठानाचा अपरुक्ष ज्ञान होईल त्या अपरुक्ष ज्ञानाचा परिणाम असा होतो द्रष्टा म्हणजे दृश्य दर्शन शून्य असलेला असा द्रष्टा द्रष्टृत्वाला क्षरू हे जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला प्रसादानी आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त होतो म्हणजे व्यावहारिक द्रष्टा पारमार्थिक दृष्ट्याला भेटतो म्हणजे जी जीवाच्या जीवदशेचा बाध होऊन व्यावहारिक हा जो द्रष्टा आहे दृश्य सापेक्ष जो द्रष्टा है द्रष्टा अग कर विवर्जित्रष्टृत्व है भरीव ज्ञान स्वरूप है भरी व ज्ञान स्वरूप ज्यादा प्राप्त होता ही अर्थाए कि आप प्राप्ता की प्राप्ति होते या मी तो तो श्री आता मी माझ्या स्वरूपाला प्राप्त झालो म्हणून हा दृष्टीच्या उपाधीने द्रष्टा झालेला वृत्ती ज्ञानाच्या संबंधाने द्रष्टा झालेला वृत्ती ज्ञानाचा विलय झाला म्हणजे वृत्ती ज्ञाना बरोबर उत्पन्न होणारा आणि वृत्ती संबंधाने व ज्ञेय संबंधाने ज्ञाते पण तेही निवृत्त होतं आणि त्याचं जे आमचं दृष्टी पण आहे नामृंग्र स्वरूप आहे त्याचं ते स्वरूप तिथे अभिव्यक्त होत तो जीवनमुक्त होतो कृतार्थ होतो हे त्याचं थोडक्यात वर्णन आहे म्हणून भेटी जाणत्या जाणते जाणत्याला जाणता भेटतो म्हणजे द्रष्टाच द्रष्ट्याला भेटतो आपणच आपल्याला भेटतो आता तरी आपण द्रष्टेच आहोत आणि आता आपल्याला भेटणार भेटल्या भेटणारं जे आपलं रूप आहे ते सुद्धा द्रष्टेच दृष्ट्याचंच रूप आहे पण आता जे आपलं रूप आहे हे उपाधी संबंधाने आलेलं आहे वृत्ती संबंधाने आलेलं आहे वृत्ती ज्ञानामुळे आपण दृष्ट्या आहोत दृश्याच्या संबंधाने आपण दृष्ट्या आहोत पण दृश्य द्रष्टा आणि दर्शन या त्रिपोटीचा परित्याग करून निरपेक्ष जे आपलं दृष्टीपण आहे ते त्या श्री गुरूंच्या कृपेने प्राप्त होतं गुरुकृपा ही अशी महत्वाची आहे की गुरुप्रसाद असा महत्वाचा की त्या गुरुप्रसादाने आपल्यालाच आपली प्राप्ती होते म्हणून कित्येक वेळा माणसाच्या मनात असा भ्रम संभ्रम निर्माण होतो की का आपणच आपल्याला जर प्राप्त होणार असलो आपली आपण करा सोडवण हे जर खरं असेल संसार बंधन थोडा वेग हे आपलंच आपल्यावर गुरु काय करायचे आहेत त्याचं उत्तर एवढंच आहे की आपणच आपल्याला सदाचे प्राप्त असून आपण आपल्याला प्राप्तवत समजतो म्हणजे आपण आपल्याला सदाचे प्राप्त आहोत असा आपल्याला बोध नाही थोडा बोध करून देण्याचं काम गुरु करत जगताविषयी जगत प्रतितीकाली नाही त्या का आपला नाहीचा निश्चय नाही ते करून देत म्हणजे प्रतितीकाली जो पदार्थ नाही त्या पदार्थाविषयीचा जो नाहीचा निश्चय नाही तो निश्चय करून देणं व सदा आपली वस्तू आपल्याला प्राप्त आहे पण त्या प्राप्त वत झाली आहे ती प्राप्त आहे ती सदाची प्राप्त आहे असा निश्चय करून देणं हेच गुरूंच कर्तव्य आहे म्हणून महाराज म्हणतात ज्या श्री गुरूंच्या कृपादृष्टीने बंद मोक्षरूप होऊन जातो संसार आधवा संसार हा मोक्षमय होऊन जातो इतकंच नव्हे तर जाणता हा जीव आपल्या विशेष जीव जीवस्वरूपाचा बाध करून दृष्ट दृश्य द्रष्टा आणि दर्शन याने शून्य असलेलं असं जे त्याचं द्रष्टृत्व नामनिरपेक्ष दृष्टीरूपत्व तो गुरूंच्या कृतीने प्राप्त करून घेतो ते त्याची अभिव्यक्ती होते हा त्यातला अर्थ आहे तो, तो, तो ते ते ते होते, होते लवमात दृष्टीचे दृष्टीने बंदच मुख्यूप होतो आणि जाणणारा जो आहे त्याचा आपलेपणा जो, जो हरवला होता तो ज्या पाशी त्याचा त्यास भेटतो जगदाधिबंध बाहेर कल्पित आहे अधिष्ठान ज्ञान झाले म्हणजे कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान स्वरूपच होते हा नियम आहे हा नियम, है, नियम, है, नियम है, है या नियमाने हे मुवी लिहिले किंवा या मुवीमध्ये हा नियम जाऊन बसला त्याला असं वाटलं ना यायला जा जागाने संत मामाया जागा मिळाली ते मिळवून घ्या पुन्हा मिळणार नाही आरक्षित करून ठेवली त्याने जागा आपली त्याप्रमाणे <laughs> जा शिपीच्या विशेष रूपाच्या अध्ययनामुळे शिपीचेच ठिकाणी भासलेले जे रूपे ते शिपीच्या ज्ञानाने निवृत्त होते आणि नु ते शिल्पी होऊन अन्य स्थळी निवृत्त न होता शिल्पी रूपच होते त्याप्रमाणे म्हणून संपलं जरी तुम्ही पुन्हा फोडून फोडून बघितलं आणि पार्काचा भोगा केला तरी त्या ते रुप सापडणार नाही जसा तो सरको दोरीत सापडत नाही त्याप्रमाणे भाग्य लहात होईन अवघे जन ब्रम्ह अद्वैत मतामध्ये अधिष्ठान ब्रम्हूपच मोक्ष आहे अन्य मतामध्ये अन्य मताप्रमाणे लोक लोक आपल्या मतामध्ये लोक, लोक लोकांत असली तरी ब्रेशाना प्रवते वाढणे नाही जीवाते लोक लोक या सगळ्यांची उटी उतरे म्हणजे येऊ लागत माघारी मृत्यू लोका म्हणून लोक लोकांतर हे कृतक असल्या कारणाने येत कृतकम तर अनित्यम या न्यायाने पुण्यजन्य कृतीजन्य जे पुण्य शुभकर्मजन जे पुण्य त्या पुण्या कधी वाढवण एवढ्या मृत्यू लोकात यावं लागतं ते लागतच म्हणून श्रीगुरुच्या कृपाकटाखाने सर्व दुःखरूप संसार मुखरूप होतो की म्हणजे अनुदरूप होतो की नाष्ट विषधारी पुरुष दुःख करीत असता येईल त्यात आपल्या लोक हो लो वन म्हणतात म्हणजे पुन्हा एकदा एकदा रडलेलं लो लोकांना आवडल्यामुळं पुन्हा तो रडून दाखवतो हे त्याच्या आणि त्या रडण्यात त्याला इतका आनंद होतो कि त्याला या नाटकाच्या क्षेत्रामध्ये पहिल्या वर्गातलं पहिलं बक्षीस देतो आणि तो राष्ट्रपती आपला पद्मश्री पद्मभूषण काय काय ज्या पदवी ते त्याला तो समर्पण करतो तो बघा राव रडण्याचं फळ आहे हे बघ काय रडतोय गो अरे मी रडतो म्हणजे असं रडण्याचं नाटक करतो मी तर मुळीत रडत नाही पण नाटक एवढं करतो की बघेलो ते कित्येक वेळा त्याच्याशी तन्मय ते रडायला लागतात पण हा असत असतो रडणं रडण्याचं नाटक करणं ते करणं कि श्रोत्याला रडायला लावणं एवढं चांगलं करणं कि पहिल्या वर्गातलं बक्षीस मिळवणं किती आनंद त्याच्या चित्तात असेल हा आनंद होत असतो नाटकामध्ये वेषधारी पुरुष दुःख करीत असतात स्वरूपाचे म्हणून आपल्या चर्मचक्षुसरी तरी ते दुःख त्यास सुखच आहे हे प्रत्यक्ष आहे त्याला ते सुखरूपच वाटतं हे नाटक आहे कित्येक वेळा बाहेर दुःख दाखवायचं असतं आज सुख असतं कित्येक वेळा बाहेर सुख दाखवायचं असतं आणि आत मात्र दुःख असतं एक आचार्य बर एक आचार्य आणि नाटक होतं असं मोठं केलं आता त्या नाटकामध्ये एकाला पार पडलं होतं राजाचं पाठ काय राजाच्या पारपलं फारस काम नसतं निवांत बसायचं असतं एवढंच बोलायचं वगैरे फार नाही एखादा होत कधीतरी मध्ये द्यायचं पाठही फारस करावं लागत नाही त्याला कारण नाटक हे बराबर पाठ करायचं मोठं काम आहे आणि मग ते बोलायचं असतं ते नाटक एकदा तो राजा गैरहजर होता त्या दिवशी कंपनीला मोठी जबाबदारी असते एखादा माणूस जर गैरहजर झाला तर त्याला एखादा पर्याय कोणीतरी शोधायला लागतो काय करावं आता मोठा प्रश्न पडला पुन्हा नाटकाला नाही त्या दिवशी बरं त्या दिवशी त्या योग असा की तो राजा जसा गैरहजर होता तसा तो तिथला जो एक मुख्य काम करणारा पुरुष होता पट्टेवाला म्हणा पंतप्रधान म्हणाज राहो ते काम एवढं महत्वाचं होतं की सगळं नाटक त्याच्यावर अवलंबून नायक तोच नाटक कंपनीच्या मालकाने असा विचार केला दोन पार्ट आता कशीही बनवायची त्यांच्या लक्षात आलं मालकाच्या हुशार होता त्याच्या लक्षात असं आलं की पंतप्रधानाचं जे काम आहे ते मला सगळं नाटक पाठच आहे ते मी करतो आणि विचार केला त्याचा आचार्य होता त्याला तो आज राजाचं पार्टीकर करा, काही नाही दोन वाक्य बोलायचे हा जी योग्य चुकीचं बाकी काही करायचं नाही ठीक आहे काय हरकत नाही ठरलं आणि त्या दिवशी त्या नाटक कंपनीला त्या नाटकाच्या जागेवर जायला झाला होता उशीर त्यामुळं गेल्याबरोबर केवळ चहा वेळेवर नाटक सुरू करावं ना, ते नाटक करते ते नाटक एवढं उत्तम झालं कि त्या पंतप्रधानाच्या त्या मुख्य नायकाच्या कामावर सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि त्या मालकाला म्हणजे पट्टेवाल्या पंतप्रधानाचं काम हो, करून नोकरासारखं काम करून टाळ्या होत असताना त्या पंतप्रधानाच्या कामात त्या मालकाला अतिशय हर्ष होत होता अतिशय आनंद होत होता, होता, होता आणि तो आज म्हणत होता राजा राजाय लो कर चा कर ऐश्वर आणि सगळे एकंदर ते खाणन पिणन सगळे ते नाटकातलं ना सगळं ऐश्वर्या माझ्या पायाची लोळ घालत आहे पण नाटकांच्या भाकरी पडवायचं काम माझ्या नशी करायचं म्हणलं बघा म्हणजे वर्ण राजाचं सुख आहे पण अंतरामध्ये भाकरी पडवायला लागतील आता गेल्यानंतर स्वयंपाक केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही त्याच्या चित्तात बोचणी दुःख आहे त्याप्रमाणे सुख दुःख आणि कृपादृष्टीच वैभव सांगितल्यानंतर श्री गुरुच्या या कृपादृष्टीनंतर त्यांच्या स्वभावात असलेलं अवदार्य हे प्रतिपादन करतात प्रकाश ये ज्ञानेश्वर महाराजांनी यामध्ये श्री गुरुंच खरोखरच अतिउधार्व प्रतिपादन केलं आहे जे जे शुद्ध उदारे म्हणून तिथे जस वर्णन केले तसं इथे उदारत्व प्रतिपादन करतात जगामध्ये उदार लोकांची बरीच उदाहरणं आहे जे प्रवचनात सांगण्याजोगी आहेत चार दोन लय उदाहरणं म्हणून आपल्याला सांगतो काही माणसं अशी उदार असतात कि हापूसचे जर आंबे तर ते मोजून आणले त्याच्यानंतर पहिल्या मजल्यावर जायचं तिथलं दार लावायचं दार लावायचं आणि बसून खायचं कारण हे सगळे एलवोवी प्रकरणातलं आहे असेच असू लागत काय करणं हे उदाहरण काही माणसांचं उदाहरण असं की कुणी मागे येईल तेवढं त्याला देत मागितलं नाही तर कुणाला द्यायचं काही लोकांचं उदारात्व असं की मागितलं नाही तरी द्यायचं पण प्रत्येक भिकाऱ्याला नवा एक पैस। yeah. पैसा तुम्ही घेऊन मंदिरातून प्रयोग करायचा असला तर हरकत नाही आता पैसा एवढा हलका निघालाय की कुंकर मागल्यावर दिवाजोळ जाऊन पडतो आणि हल्ली पाच पैशापर्यंत नाणं भिकारी घेत नाही कारण तीन दोन एक हे नाणं चालतच नाही म्हणजे हो आणि ते घ्यायला तयार नाही फेकून देतात आपल्या अंगावर कि मी हे घेत नाही म्हणून असंही जगामध्ये आपल्याला उदारत्व दिसून येत आणि काही उदारत्व असं आहे की मागणारा एक पट मागतो तर देणारा दहा पट देतो तुकाराम महाराजांनी असेल सरेजाचे दान त्याचे कोण उपकार कितीही मोठा दाता मिळाला तरी त्या दात्याच्या दातृत्वाला मर्यादा आहे आडनावाचे दाते आहेत मांडववाले दाते आहेत आमचे ते वास्तविक मांडव घालतात आठ दिवस ते चांगलं आम्हाला विचारतात का। कसं काय महाराज ठीक आहे ना म्हणून मग शेवटी वारी संपली की लगेच हात पसरून आमच्या समोर येतात म्हणजे हे दाते नव्हे आडनावाची दाते हे मांडववाले दाते पण शेवटी आहेत घेते <laughs> त्यांचाव घेते आडनाव म्हणण्यापेक्षा श्री गुरुचं दातृत्व असाय कृपा दान केले संपांती ही सभेना अशा प्रकारचं हे दान असल्या सगळ्यात मोठं दातृत्व उदारत्व श्री गुरूंच आहे बर समर्थात हे पंक्ती भोजने तळील्या वरील एकच हे पक्वान नाही इथे गमत आहे का तळील्या वरील म्हणजे तळलेले व न तळलेले असा अर्थ करायचा आणि तळील्या वरील पंक्तीमध्ये खालच्या बाजूला बसले व वरच्या बाजूला बसले म्हणजे बैठकीत विषमत्व अवश्य असलं पाहिजे होत असावं आणि ताटामध्ये मात्र पंक्ती प्रपंच नसावं जे त्या मुख्य पुरुषाच्या ताटात ता असेल तेच सर्वांच्या पर्यंत असलं पाहिजे असा एकंदर त्यातला नियम तेव्हा समर्थांच्या पंक्ती भोजनामध्ये ज्या प्रमाणे सर्वांना सारखी पकवानं वाढली जातात त्याप्रमाणे जा या श्री गुरूंच्या ठिकाणी दातृत्व अतिशय उत्कृष्ट थोर स्वरूपाचा आहे की ज्या उदारतेमध्ये कुठेही न्युनाधिकता नाही त्याच वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय हे दान करतात तर कैवल्य रूपी कनक कनक म्हणजे सुवर्ण सोन कैवल्य सुवर्ण दान करण्याकरता श्रीगुरु प्रवृत्त झालेले आहेत म्हणजे निर्गुण स्वरूप सुवर्ण दानाय निर्गुणस्वरूप असे सोन त्या सोन्याचं दान करण्याच्या बाबतीत श्रीगुरु आहेत कैवल्य कनकाची या दान निर्गुण स्वरूप सुवर्णाच्या दानामध्ये म्हणजे बोध करण्याच्या बाबतीत ब्रह्मात्मा इतके बोध करून देण्याच्या बाबतीत जून कडसी थोरासान थोर आणि सानामुळे नियमन, नियमन करणं हा ज्याचा स्वभाव आहे त्याला ईश्वर म्हणतात ना नियम्य असेल तर नियामक नियम असेल तर सिद्धी होते स्वतंत्र जर जीवाच जीवत्व नष्ट झालं तर ईश्वर नियामक कोणाचा नियम्य जर नाही तर नियामक कोणाचा त्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराज जा म्हणतात कि श्री गुरु कृपारूपी जलाचा संबंधाने हा जीव इतका शुद्ध होतो इतका पाखळला जातो कि त्याच जीवत्व तो कल्पना व विद्या या उपाधीहून विवर्जित निरुपाधिक स्वरूपाला प्राप्त होतो मग जीव जर निरुपाधिक स्वरूपाला प्राप्त झाला तर जीवाच्या सापेक्षतेने असलेले ईश्वरत्व सहजच बाधित होत त्याला तो ओळख समजतो यात काय वाव काय म्हणून महाराज म्हणतात त्या दृष्टीने त्याला तो ओळ समजतो शिवपणाही तो सहन करीत नाही कारण शिवपणा हा सोपाधिक आहे ब्रम्हूपता ही निरूपाधिक आहे या दृष्टीने शिवगुरु कृपा कृपेमुळे जीव हा वाला प्राप्त होत होत नसून म्हणजे सर्व प्राप्त होत नसून तो ब्रम्ह भावाला प्राप्त होतो आणि ब्रह्मभावाचं वैशिष्ट्य कि ते गोष्टी या ओवळ्या ठरतात नाम बाधित ठरतात कमी दर्जाच्या ठरतात असा या उभीचा अर्थ आहे कृपारूप उदकानी शिवेशी कांटाळा महाराज म्हणतात त्या शिवाचा पावलेले असतात आणि शिष्यालाही ब्रह्म भावाला घेऊन जातात कृपार काही पवित्र होतो जीवाच्या उदकाने म्हणण्याचं कारण आहे पवित्रतेची जी साधन आहे त्यात जल हे पवित्रतेच साधन आहे पंचमहाभूतांच्या ठिकाणी ते स्वतः अंगाने उदाहरण द्यायचं झालं तर मृत्यिक आहे पूर्वीची मंडळी जी खरी सोहळ्या ओळ्याची असत ती मंडळी पोळी भांड घेऊन सतत चालायची पुणे कुठून रस्त्यावर न गेल्या की आपलं पु� पोळी भांड घेऊन ते पाणी चिंपडत चालायचे समजा आपल्या जर पाणी नसेल काही पदार्थ समजा का एखाद्याला दिले पण ते जर ते पाटले तर पदार्थ हे काय करायचे मग ते अग्निमध्ये तापू भांडी तापवली म्हणजे पवित्र त्याच्या पुढे सांगायचं म्हणजे बाबा पळी भांडीने तापवायला अग्नी नाही आणि एखादा पवित्र मनुष्य गेलाय रस्त्यावरून आता काय करायचं काही नाही पाच मिनिट थांबायचं त्यावरनं वारा गेला म्हणजे ती जागा पवित्र होते अशी पवित्रतेची पण पंचमहाभूतांच्यामध्ये योजना सांगितल्या त्या जलामुळे जी पवित्रता निर्माण होते तर कृपारूपी जलसंबंधाने जी पवित्रता प्राप्त होते श्री गुरु, गुरु शिवपणा ही ओवळा ठरतो जीवाच्या अपेक्षा आलेले जे परमात्म्या सुरू कोण तेही ओवळेच आहे असे समजून तेही आपल्या अंगा लागू देत नाही परत सहन होत नाही त्याचा सोपाधिकतेची कल्पना त्याला सांगणार इतका निरोपाधिकतेला तो प्राप्त होतो असाय माणूस जस जसा एकांतामध्ये जाईल जितका जितका मनुष्य पवित्र निर्मल होईल तितका तितका त्याला उपाधीचा कंटाळा भारतीय जनसंसदी जनसंपर्कामध्ये विषयी पामरांच्या संघामध्ये राहणं त्याला आवडीन असं होत धनाट्य विषयी पामरांच्या मध्ये राहणं हे महाकर्म कठीण अवघड काम आहे महात्मा राऊ जाणे कि जे ज्ञानेश्वर महाराज आहेत तुकाराम महाराज आहेत हे मात्र इतक्या थोर अवस्थेत आहेत कि विशी जाऊन त्यांना भेटून त्यांचे अपराध सहन करून इतकं नव्हे तर काठी असता मार, मार खाऊन रात्री आपली पाठ दुखते म्हणून कल्पनाची कि माझी पाठ जर एवढी दुखते तर त्या मारणाऱ्याचे हात किती दुखत असते बाबाच काम झालं अशी कल्पना आपल्या चित्ताला कधी शिवणार आहे हे जे अवतारी संत आहेत त्यांचं हे काम आहे मूने त्या अवतारी संतांच्या या विषयाचं फारस चिंतन न करता त्याच कारण आपली योग्यता नाही म्हणून या जनसंपर्कामध्ये गेला असताना सज्जनाला दुर्जन करण्याचं सामर्थ्य त्या दुर्जनांच्या मध्ये असतं या अवतारी संतांच्या मध्ये एवढं सामर्थ्य आहे की दुर्जन अति दुर्जन आपदुराचार हा असा जरी असला तरी संत कृपे त्वरित उद्धारतो असं त्यांचं सामर्थ्य असल्यामुळे त्यांनाही बंधन नाही पण कधीतरी माणसाला एकांता बहु एकांतावरी प्रीती असं महाराजांनी त्या ज्ञानीपुरुषाच्या लक्षणात एक गोष्ट गुंतवलेली आहे त्याला एकांत फार आवडतो गुरुजी त्याच्यावरती व्यतिरिकाने असं बोलत असत की ज्या माणसाला एकांत आवडत नाही तो माणूस मुक्तच व्हायचा नाही म्हणायचे गुरु ज्याला एकांत आवडत नाही तो मुक्त व्हायचा नाही त्याचं कारण आहे त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की एकांतामध्ये तोच माणूस राहू शकतो जो निर्व्यसनी आहे एकांतामध्ये तोच माणूस राहू शकतो ज्याचं चित्त चंचलन आहे एकांतामध्ये तोच माणूस राहू शकतो ज्याच्या चित्तामध्ये विषयाची कुठेही आसक्ती नाही तर एकांतात गेल्यावर माणसाला आसक्ती हो एकांत कशाला पाहिजे आपल्या ठराविक प्रांताच्या मर्यादेला सोडून जर माणूस दूर गेला तर त्याला ज्या विषयानं बांधलेलं असतं त्याच्या आठवण होऊन तिथनं धावत पळ कधी परत येतो म्हणतो नाही आता मला करमत नाही म्हणतो गेलं पाहिजे का तर म्हणतो आठवण होते बाहेर आठवेला चित्ता ा मारून निघून येत चला जसा शिवाचा शिवपणा जीवाच्या अपेक्षेने आहे म्हणून तो ओळा आहे जीवाच्या सापेक्ष असल्यामुळे तो ओळा आहे असे कथन केले तसाच शिष्य संबंध शिष्या संबंधाने आलेला गुरुपणा हा सुद्धा कमीच आहे शिवाच शिवत्व ओळा आहे मग गुरुचं गुरुत्व सोहळा आहे काय कारण शिवाच शिवत्व ईशनशील हे जर नियम्य पदार्थावर अवलंबून असेल तर गुरुचं गुरुत्व हे लघुत्वावर अवलंबून असणार कारण लघुच्या सापेक्ष गुरु असतो ईश्वरत्व जसं ओळ त्याप्रमाणे गुरुत्व ओवळ नाही का कित्येक लोकांना अशी शंका येते की ईश्वराविषयी गुरु लोक बोलतात पण गुरु कधी गुरु लोक बोलत नाही <laughs> कारण हे स्वतः मात्र चांगले आम्ही मात्र वाईक असले नाही एकंदरी गुरु लोकांचा भाव असला पाहिजे अशी माणसांची प्रवृत्ती पण ज्ञानेश्वर महाराज आता तीही भीड ठेवीत नाही तीही गोष्ट जरा स्पष्ट रीतीने प्रतिपादन करतात की गुरुत्व हे शिष्याच्या सापेक्षतेने शिष्याच्या लघुत्वामुळे आलेलं ते सापेक्ष असल्या कारणाने ते सुद्धा या दृष्टीने आता ओळख आहे अशी जे समाधान सांगतात आता त्याच समाधान सांगतात की गुरुंच्या बाबतीत काय आहे राखो जाता शिष्याचे बाबतीत ज्ञानेश्वर महाराज अतिश आहे आणि गुरु नाम गुरुच आहेत त्यातले कारण उत्तर देण्याची गुरु जी एक कुशलता तुम्हाला दिसून येईल महाराज म्हणतात कि ठीक आहे तुमचं म्हणणं कि शिष्याच्या लघुत्वाच्या कारण अवलंबून असतात त्याच्या सापेक्षा असतात शिष्याच्या सापेक्षतेने येणारा जो गुरुपणा तो गुरुपणा या बोधामध्ये शिल्लक राहत नाही प्रबोधे स्वस्वरूप जागृत म्हणजे जागृती नव्हे जागृती उदाहरण सांगतो मी तुम्हाला करेल पुढे हा विषय येणार आहे म्हणून जाता जाता थोडंसं वर्णन करत निद्रेच्या सापेक्षी जागृती आणि निद्रा निरपेक्ष तो प्रबोध एवढंच ध्यानात ठेवा पुढे आता विस्तार येणार असल्या कारणानं बोलतो प्रबोध म्हणजे अशी जागृती की जी निद्रा निरपेक्ष आहे अशा जागृतीमध्ये नावस्वरूप जागृत स्वस्वरूपाची जागृती झाली असताना बुद्धी शिष्य हानी ही शिष्याची हानी झाली नाम शिष्याने शिष्यत्वाचा परित्याग शिष्य शिष्य रूपाने राहिला नाही शिष्याचे अत्यंत अभाव स्या शिष्याचा अत्यंत अभाव गे, गे। या तर काय होईल त्यावेळी मोठेपण जे वजनदारपण त्याला म्हणतात ते वजनदारपणे संपे ही येते नष्टम भवते तो नाही असा होतो त्यात काही शंका किती स्पष्ट लिहितात ज्ञानेश्वर महाराज ते बघा कि शिष्याच्या सापेक्षतेने ते नष्ट होत नाही असं होत ही गोष्ट खरी आहे तथापि ही गोष्ट पूर्व पक्षाची मान्य करून त्याचा अंगीकार करून कारण त्याच हे म्हणणं एका परीनं बरोबर आहे तसंच तुमच्या गुरुंच असेल ना की ज्या गुरुंचं तुम्ही वर्णन करताय ज्या गुरुंना शिष्यत्व नाही पण माझ्या गुरूंच थोडंसं अलौकिकत्व आहे काय अलौकिकत्व आहे स्वयम गुरुत्व त्यांचं जे स्वाभाविक गुरुत्व आहे त्यांचं जे स्वाभाविक श्रेष्ठत्व आहे ते श्रेष्ठत्व नाम श्री गुरु स्वरूपम येत त्या श्रीगुरूंचं जे खास स्वरूप आहे ते इतकं श्रेष्ठ आहे इतकं गुरु आहे इतकं ते वजनदार आहे अन्य निरपेक्षाच्या त्या श्रेष्ठत्वाला येतकिंचित बाधा येत नाही त्रिगुरु कर्चित न ते श्रेष्ठत्व ते गुरुत्व आमच्या गुरुला सोडून जायला तयार नाही ते श्रेष्ठत्व इतकं स्वाभाविक स्वरूपाचं आहे की जे गुरुत्व जे श्रेष्ठत्व अन्य निरपेक्ष आहे सर्वापेक्षा श्रेष्ठत्व ज्याच्याकडे आहे सर्वात ज्याच्याकडे ज्येष्ठत्व आहे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असं जे त्याचं ब्रह्म ते ब्रह्मस्वरूपत्व आणि त्या त्या ठिकाणी अन्य निरपेक्ष असलेलं गुरुत्व त्याला सोडून जायला तयार आहे हे त्या गुरूंच श्रेष्ठ असे गुरु आहेत शिष्याच्या सापेक्षतेने बनलेले गुरु जे कोणी असतील त्यांचं गुरुत्व गुरु शिष्याच्या विनाशाबरोबर गुरु विनाशाला जावं हे स्वाभाविक आहे बा शंका फोरा <laughs> तुझं हे म्हणणं आम्हाला मान्य आहे माझ्या गुरुच गुरुत्व हे गुरुत्वा शिष्याच्या सापेक्ष नसल्या शिष्यत्वाच्या सापेक्ष नसल्या अन्य निरपेक्ष असलेलं जे त्यांचं श्रेष्ठत्व नाम गुरुत्व ते त्यांना सोडून जायला तयार आहे त्याला व्यवहारातलं उदाहरण द्यायचं झालं तर हे निवडून आलेले जे लोक आहेत पपईच्या जा झाडासारखे कि पपईच्या जा झाडाचं जा आयुष्य पाच वर्षाचं 5 वर्षानंतर त्या झाडाला पुढे फळ येत नाहीत असून नसून ते झाड पुड� सारखंच उपटून टाकण्यामध्ये जेवढा गुण आहे तेवढं ठेवण्यामध्ये त्याचा काही गुण नाही उलट त्या रानाला अडचण मात्र खास आहे ते कोकळीचं झाड ज्याप्रमाणे पाच वर्षांचं त्याप्रमाणे या मंत्र्याचं आयुष्य पाच वर्षांचं जर सुदैवानं राहिले तर नाहीतर जनता पक्षाची जी, जी विल्हेवाट लागली तशीच जर अर्ध्या मुर्ध्यामध्ये जर मनुष्याची विल्हेवाट लागली तर पाच वर्षांचं कोकळीचं झाड सुद्धा त्याला म्हणता येत मग त्याला या पावसाळ्यामध्ये उगवण्या छत्रेची योग्यता असं समजत तात्पर्य असंडळी निवडून येतात त्यांना त्या मनाची अक्कल असत नाही पावणे सोळाने मी तुम्हाला असं सांगतो या लोकशाहीचं वैशिष्ट्य असं आहे की मूर्खही विकृत पद्धतीने निवडून निवडणूक होत असल्या कारणाने आजकाल गादीवर हो येते अंगठ जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असत आणि आय ए झालेला कलेक्टर यद्यपि त्या दोघांची एकापरीने योग्यता समान असूनही देताना अधिकार मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला अधिकार जास्त दिले त्याचा परिणाम असा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष येतोय म्हणजे त्या कलेक्टरला येऊन राहिला अध्यक्ष यायचे अध्यक्ष असतात अंगठे बहादर दोन्ही तरी ना अंठे बहादर म्हणजे अक्षर रहीत असतात म्हणूनही अंगठे बहादर आणि अंगठा चोळल्याशिवाय यांचं चालत नाही पुढचे रोज आपला अंगठा चोडायचे भाऊ सभेत बसून अंगठे चोळतात आश्चर्य म्हणजे मी पाहिलेलं आहे तुम्हाला काही कोणाची निंदा सांगत नाही सभेमध्ये सभ्यताच राहिलेली तंबाखू खात बसतात चोळत अंगठे चोळणं म्हणजे तंबाखू चोळणं थोल। हे सगळे अंगठे बहादूर तंबाखू चोळत बसतात सभेचा तास दोन तासाचा काळ तेवढ्या वेळ सुद्धा त्या व्यसनापासून विमुक्त राहता येत नाही हे आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष त्या मंत्र्याच्या ह्यांच्या सांगण्याप्रमाणे ह्या का मंत्री इतका बेवकोप आहे तरी का मंत्री बनाले किती बेवकोप होऊन गे अशा तऱ्हेचा एकंदर प्रकार तुम्हाला दिसले माणसं त्या खुर्चीच असं काही ऐश्वरी आहे कि त्या खुर्चीच्या ऐश्वर्यासाठी आपल्याला त्यांना या म्हणायला लागतं बसा म्हणायला लागतं सगळीकडे उदोध होत त्यांना हार पुरे काय सत्कार सारखे चालू असतात हे लोक खुर्ची शोभेला आलेले असतात खुर्ची मुळे शोभा आलेली असते कशावरून ओळखणार खुर्ची गेली की त्यांची शोभा फार नष्ट झाली अरे या महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री म्हणतात असले हॉटेल की ज्या हॉटेलला बघवत नाही मी जाऊन बघून आलो ज्या हॉटेला बघवत नाही असल्या हॉटेलाच्या समोर मोडकी टाकलेली बाकडं तिथे बसून गप्पा मारित असल्या आम्ही बघित नाही <laughs> इतकी दशा दुर्दशा त्याला प्राप्त होते हे कशामुळे खुर्ची मुळे वैभव आले त्यांची गोष्ट आहे खुर्ची मिळून गेली की हे अगदी लफंग नाही लक्षात ठेवायचं नाष्टेकर पकड म्हणायचं पण पक्कड म्हणत असताना कराडातला शब्द घ्यायचा आणि पक्कडचा अर्थ उलट घ्यायचा हो उलट अर्थाने काही त्यांच्याजवळ महत्व राहत नाही त्यांचं महत्व फार संपलेलं म्हणजे खुर्चीच्या सापेक्षतेनं ज्यांना श्रेष्ठ आलं ते खुर्ची निघून गेले की त्यांचा मोठेपणा संपतो मग त्याला खेटून जायला लागतात ज्याच्या अवतीभोवती पुरुष पोलिसांचा तांडाचा तांडा असायचा बंदोबस्त कडक बंदोबस्त असायचा त्यांच्या आजूबाजूला कोणाचा बंदोबस्त नाही त्यांच्या आजूबाजूला बंदोबस्त असला तर गवळ्यांच्या फिरणाऱ्या म्हशीच्यामधून चाललेल्या बंदोबस्त बाकी कोणाचा त्यांना बंदोबस्त नाही अशी तर आपण पाहतो पुण्यात बघा ना आपले हे जे पहिल्या कारणा काही कारणाने मंत्री पदावर होते ते जे आता संत्री विचारित पण ज्यांच अंगाने मोठेपण आहे त्यांना कधी कधी खुर्ची प्राप्त होत म्हणजे त्या पुरुषाला स्वतःच्या अंगाचही मोठेपण असतं आणि पुन्हा खुर्चीच मोठेपण असत उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या दवा या पुणे विद्यापीठाचं कुलगुरु आता मोठेपणा आला कि कालातराने निवृत्त झालं नाही त्यांचं मोठेपण कायम आहे का तर इतिहास संशोधनाच्या वेळी ज्ञानेश्वर महाराजांच्या शिवजयंतीच्या विषयाचा जेव्हा विचार होऊ लागला त्यावेळी आता कोणाचा विचार घ्यायचे अशी जेव्हा माणसाला अडचण पडली त्यावेळी म्हणले वा दो म्हणून बुद्धाना बोलवा म्हणजे ते काही बोलतील तर म्हणजे त्यांचं जे अंगाच मोठेपण आहे ते मात्र नाहीस झालं नाही हे मी तुम्हाला आताच उदाहरण मुद्दाम सांगतो अशी उदाहरणं शेकडो उदाहरण आहेत आपली <coughs> की ज्यांच्यामुळे <जान्चा> <coughs> खुर्चीला महत्व येतं कित्येक खुर्ची तर महत्वाची खरीच पण खुर्चीलाही ज्यांच्यामुळे महत्व येतं इतकं ज्यांचं व्यक्तित्व दांडत आहे ते व्यक्तित्व खुर्चीच मोठेपण खुर्चीच्या सापेक्षतेने आलेलं मोठेपण नाहीस झालं तरी त्यांचं अंगच जे मोठेपण आहे ते त्यांना सोडून कधी जात नाही ते त्यांच्या अंगभूत बनलेला असतात सापेक्षतेने असलेलं जे गुरुत्व ब्रह्मरूपाने असलेलं जे त्यांचं ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व ते शिष्याच्या सापेक्षतेने आलेलं गुरुत्व निघून गेलं तरी ते त्यांना सोडायला तयार होत नाही असे माझे गुरु निरपेक्ष मोठे आहेत असं त्याचा शिष्याचे रक्षण केल्यामुळं तोही ते श्रीगुरु सोडून देतात शिष्याचं शिष्यपणाचं रक्षण केल्यानंतर हे फार अवघड आहे लोकांना असं म्हणजे शिष्यवर्गाला असा मनात नेहमी निर्धार असतो की आम्ही आहे म्हणून महाराजांचं चाललंय आमच्यामुळं त्यांचं मोठेपण आहे कारण गोलगे शिष्य असतात गुरुला काही बोलता येत नाही कारण गुरु बोलल्या होत्या आणि तोंड उघडले की त्यांची योग्यता करते <laughs> तोंड उघडले की त्यांची योग्यता करते म्हणून आमचे बाबा बोलत नाही बोलणाऱ्या बाबाचं महत्व त्याला सांगायचं दोन अक्षर बोल म्हणजे काय तुझं महत्व आहे ते माणसाला समजतं नेहमी तुम्हाला सांगतो का नेहमी म्हणत असत असत की माणूस बनावटपणानं उसणं ज्ञान घेऊन उन काही अनुभवाचं वैशिष्ट्य घेऊन किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं दत्तक अनुभव घेऊन किती गप्पा मारू लागला तर शंभर वाक्यात एक तरी वाक्य असं त्याच्या तोंडून निघून जात की ज्याच्यामुळे तो दिसतो त्याच व्यक्तित्व दिसतं त्याचं यथार्थ दर्शन घडत असं त्याचं वर्म दृष्टांतात तरी त्याचं वर्म दिसेलच माणसाने दृष्टांत सुद्धा कसे उत्तम द्यावे पूर्व मीला धरून आपल्या गुरुंनी दिलेले ज्याच्यामध्ये अतिव्याने सिद्धांता फक्त तो दृष्टांत असल्याने पण सांगता येईल अशा प्रकारचे दृष्टांत द्यायच्याऐवजी दृष्टांत असे हिडीस खरच्या दर्जाचे दिले जातात की ज्याच्यावरून त्या वक्त्याच्या चित्ताच मोधून मधून दर्शन घडत की या माणसाची कुठे प्रवृत्ती आहे माणसाने दृष्टांत चांगले का द्यावे आपल्या मनात दर्शन त्याच्यामध्ये घडत असत नाही तुम्ही किती करा मन जर वाकड असेल एक तरी दृष्टांत येणार की जी वाकडी आहे एक तरी शब्द असा येणार की जो वाकडा आहे आणि कळेल की हा बाबा आम काय सांगत मी तुम्हाला अशी माझ्या अनुभवाची शेकडो उदाहरणे देतो कॉ बरोबर आहे ना अष्टिकर त्या माणसाला सांगितलं काय रे तू नागपूर चालतं म्हणतो नाही काय म्हणतो तो खास नागपूरचा कारण त्याच त्याच्यामध्ये आलेले जे शब्दांचे उच्चार त्याचं चढार म्हणजे कळत अरे कित्येक माणसं तर आम्ही अशी पाहिलेली आहेत नको तू एवढं गांडग नॉन स्टॉप न थांबता औंढा गिळत नाही मराठी बोलायचं तर पण बोलता पण एक शब्द त्याच्यात तोंडून असा जातो की ज्यामध्ये तो दिसतो त्याची जाप कळते त्याच्यामध्ये ही जर गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दृष्टांत सुद्धा माणसाने असे समर्पक द्यावे की ज्या दृष्टांता राहिला पाहिजे त्यातला पाहिजे ज्ञानेश्वर महाराज तर शृंगारातला कळसाचा दृष्टांत देतात तरी सात्विकाची पैसा का येते चळलेली तळलेली नसते म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय उत्कृष्ट रीतीने हे प्रतिपादन केलंय असं गुरुत्व जे गुरुत्व शिष्याच्या सापेक्ष नाही शिष्याना असं वाटतं की आमच्यामुळे हे सगळं चाललंय की त्यांची योग्यता समजते ठीकच आहे पण त्यांचं गुरुत्व शिष्याच्या सापेक्षाने जे स्वतःच्या अंगावर उभे आहे त्यांचं शिष्याच्या न मानण्यावर मानण्यावर हे अवलंबूनच त्यांचं गुरुत्व स्वभावतः कायम असत ते हो होण्यावर अवलंबून शिक्षा तात्यांचं गुरुत्व असं होतं की कोणावर अवलंबून एकावरही आयुष्यात व्यवहारातही राहिले नाही तर परमार्थातही राहिले परमार्थ दुसऱ्यावर अवलंबून का राहायचं मी हो। माझ्या गुरुंना एकदा माझं मस्त दिले ना आता कोणाला द्यायचं काय म्हणजे जगामध्ये जे व्यवहारातलं निर्भीड पाहिजे ते माझ्या हाडामांसातच आहे ते काय म्हणते माझ्या हाडामांसातच आहे की त्यामुळं मला निर्भीड आता कोणी सांगायची आवश्यकता नाही कोणी आला तर त्याला म्हणायचे केव्हा आपल्याला जायचंय ते म्हणत असतो मला जायचं विचार लोक सुद्धा असंच विचारतात म्हणून तुम्ही समजू नका मला सुद्धा लोक असं विचारतात गोड शब्दात विचारतात एवढंच त्याचा आवाजाचं जे चढ उतारपणे त्यातच फरक आहे आम्ही कोणाच्या गावी गेलो की पहिला प्रश्न ते विचारतात आपण कधी जाणार कधी जाणार आणि आता जाण्याचा विचार काय करतात मला काही करत नाही राहणार किती दिवस असं विचारलं तर त्याचा अर्थ जरी तसा होत असत त्या विचारण्याला सरळपणात पण आल्याबरोबर विचारायचं आपल्याला केव्हा जायचंय अरे केव्हा जायचं म्हणजे आम्ही आलोय आत्ता म्हणायचा आपण खरा तर आलोय खरा काय सांगायचं आत्ता तर आम्ही आलोय तो जाण्याचा विचार करतो बोलतो आणि लोकही असं विचारतात केव्हाच्याही घरी गेल्यानंतर काय विचारतात की महाराज आपण कधी जाणार सांगितले तुझ्या घरी आलो हे बरं झालं राहा चार दिवस असं म्हणायचं ते नाही तो काय म्हणतो कधी जाणार काका पण असंच विचारित असत म्हणजे लोक स्वभावाच्या फारस विरोध हाग नव्हे पण थोडस टोनिंग मात्र जरा कणखर असेल जरा करड असेल त्या करड्या टोनिंग ते विचारित असल्यास जायचं आहे ना केव्हा जाणार आपण म्हणजे त्यांनी विचारलं काही म्हणलं आमचं स्वयंपाक मी विचार म्हणजे काय म्हणजे आमच्या आता स्वयंपाक करणाऱ्या या वृत्ततेला पावलेल्या आहेत तुम्ही राहणार असला तर आम्ही मोठभर तांदूळ जास्त घालणार नाही तर घालणार नाही म्हणायचे काय म्हणायचे तुम्ही जर राहणार असला जेवायला तर आम्ही मोठभर तांदूळ त्यात आधी घालणार हेरवी घालणार स्पष्ट बोलणं त्या ते बघा म्हणजे त्यामुळं त्यांच्या व्यवहाराच्या स्पष्टतेला काही प्रश्नच नव्हतं त्यांच्या अंगभूतच ते होत व्यवहारात कोणावरही ते अवलंबून राहत नसत पण परमार्थातही कोणावर अवलंबून राहू नये अशी स्थिती दादांनी त्यांना प्रदान केली असल्या कारणाने उभयत गुरुत्व होतो शिष्याच्या सापेक्ष गुरुत्व त्यांच्याकडे नव्हतंच शिष्य लोक भीती दाखवतात उलटगुरूला काय काय महाराज ताक का <laughs> बोला का, त्याचं कारण त्याच्या बोलण्यावर दूध आणि ताक मिळालेलं असतं दार लावून गुरुला नाही राजा असतो ताक प्यावं लागतं आणि शिष्याला दूध द्यावं लागतं त्याची वृत्ती मात्र अशी असते तक्रार शिष्या मान दुगा म्हणे नारायण <laughs> नारायण अशी <laughs> तर मनात चे मना पण काय करतात नाही होतो ना मग अशा गुरु शिष्याची इथे चाललेली नाही आता आपले शिष्य जरी शेकडो आले आणि गेले तरी ज्यांच्या गुरुत्वाला लेश नाही काय बदल त्याचं आमचं मोठेपणे त्याला काय करायचं हो दुसऱ्याचं मोठेपणे घेऊन त्याच्या आमच्या मोठेपणाला कोणी हिरावून घेऊ शकत नाही त्यांना आमचे काही मंडळे की ज्यांना मानाचे फार होस ठीक आहे आम्हाला आता सगळीमध्ये जायचं सगळे तांडाच्या तांडा मिळून जातो म्हणजे राव ठरावे असतात ठरावी ही जागा असते काही माणसाला आव असते कुठेतरी खोक्यात ज्यांना खरं महत्व आहे किंवा आणखी काही आमच्या बरोबरची मंडळी आहे जी खरोखरीच फार मोठ्या अवस्थेला पोहोचली आहे ते आपल्या आमच्या बरोबर उभे राहतात ते जो शहा माणूस असतो म्हणतो हो जरा बाजूला सारखं म्हणतो हे पदवीताची परीक्षा नाही देणाऱ्या घेणाऱ्याने घेऊ नये समजा देणाऱ्याने दिलीन घेणाऱ्याने घेतली असं गृहित करा हे लक्षात ठेवा जर पदवी त्याने दिलेल्या तर काढून दिल तो घे लोकांनी महाराज पदवी दिल्या ना लोक केव्हा काढून घेतील त्याचा नेम नाही ने। मग काय कराल पायाखालची वाळू केल्यानंतर माणूस असा आदर होतो पाण्याचा मग काही दिसत नाही गटाने काय खातो तसा जो शिष्याच्या लोकांच्या सापेक्षतेने महाराज बनलाय गुरुत्वाला पावलाय त्या लोकांनी जर ते शिष्यत्व काढून घेतलं तर याच गुरुपण आपोआपच पोकळ होत आगळ पगळ जरी दिसलं तरी ते निव्वळ पोकळ राहतं असं कायम जाण्यासाठी मंडळी ना ओलादि पुरुष म्हणून पदवी दिली जात तर काही वर्तमान पत्रकार असे शहाणे होते त्याने सांगितले पोपू नसून हे पोकळ पुरुष आहेत म्हणजे सगळ्याने पोकळ पुरुष त्यातले काही जिवंत आहेत लिहिणारा गेला पण बाकीचे लोक अजून जिवंत आहेत म्हणजे असं परवा एका सभेत बोलला एक त्याला नाही इलाजा असतो गोकल करायला लागले की आम्ही पोकळ पुरुष आहे असं सांगण्याचं तात्पर्य लोकांच्या सापेक्षेतेने आलेलं गुरुत्व हे नष्ट होतं म्हणजे स्वयंभू गुरुत्व त्यांचं कायम राहत तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना इलाजा काय झालं काशी सारख्या ठिकाणी आळंदी सारख्या ठिकाणी हि ज्या क्षेत्रात पंढरी सारख्या मोट ठिकाणी मोठ मोठे पुष्कळ आहे गुरु आहेत आणि जिथे शिष्य लोक भरपूर आहेत एका माणसाला असं वाटलं की आपण या गावात जावं क्षेत्रामध्ये लोक आणू शकतो या मठात चौकशी कर त्या मठात चकशी करण्यात शिष्यवर्ग भरपूर आहे कोणी छट्या धोतोय कोणी लंगोटी धुतोय कोणी भजन म्हणतोय कोणी चिंतन करतोय की अहो मला म्हणले शिष्य व्हायचं आहे तर मला शिष्य करून घ्या का एकंदरी इथली शिष्याची करून घेण्याची काय पद्धती आहे तो म्हणला शिष्य करून घ्यायचा अरे शिष्य करून घेणं चेला म्हणून फार अवघड आहे का त्याच कारण इथे सकाळी चेल्याला फार काम करायला लागतं काय असतं तर एकंदर चेल्याची काय शिष्याची शिष्याची दिनचर्या अशी आहे की गुरु उठण्याच्या अगोदर उठायला लागतं पहिली गोष्ट गुरु उठण्याच्या अगोदर उठायला लागतं आणि गुरु झोपल्यानंतर झोपायला लागतो हा दुसरा नियम असा कि इथे पहाटे उठून भजन करायला कपडे ज्याचे त्याने धुवायचे असतात ताट ज्याच त्याने मंडप सगळ्यांनी मिळून सारवायचं नवे तर आपली काम करून प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहून सरते शेवटी तिने सांजा झाल्यानंतर झोपायच्या वेळी जर त्या गुरूंनी पाय चेपायला सांगितले तर त्यांचे पाय पण चेपायला इतकंच नव्हे तर आपल्या छाट्या लंगोट्या तर धुवायला लागतात पण चेल्याला त्या शिष्याला गुरुंचे कपडे पण धुवावे लागतात जनच सगळं करतात शिष्यच सगळं करतो कार्यक्रम पाठेच भजन म्हणले चेल्याने शिष्याने करायचे कपडे शिष्याने धुवायचे मंडप शिष्याने झाडायचा सारवायचा एकंदर सगळी स्वतःची व्यवस्था करून पुन्हा व्यवस्था पण शिष्याने बघायची पाठ ताट सगळं शिष्य नाही गुरु लोक काय करतात म्हणला त्यातला त्याचा प्रश्न शंका गुरु लोक यात का हे करीत नाही गुरु लोक एक काही थोडा उपदेश करतात आणि ही माणसं काम करतात आणि तेवढी देखरेख करतात मला तुम्ही शिष्य करून घ्यायच्याऐवजी गुरुच करून घ्या ना म्हणला असं <laughs> राहिलं तर मला गुरुच करून घ्या म्हणला म्हणजे कटकट नाही गोष्ट संपली माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती गुरु होण्याकडे आहे शिष्य होण्याकडे नाही आणि सक्षिष्यामध्ये अद्वैत बोध संपादन करण्याचं सामर्थ्य हे मात्र कोणाच्या ध्यानात येईल घाई घाई न गुरु होण्यामध्ये बोध सामर्थ्य नसून सक्षिष्याच्या शिष्यत्वामध्ये खऱ्या गुरुत्वाला खऱ्या श्रेष्ठत्वाला धारण करण्याचं सामर्थ्य आहे ही मात्र गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे असं जर मनुष्याच्या लक्ष येईल तर तो, तो मनुष्य गुरु होण्याची गही करणार नाही असे झालेले जे गुरु किंवा अशा लालसेने वृत्तीने युक्त असलेले जे गुरु ते कदाचित शिष्या सापेक्षा असल्या कारणाने शिष्याने आपलं लघुत्व काढून घेतलं कि यांचं गुरुत्व संपुष्टात येत पण माझे गुरु शिष्याच्या लघुत्वावर अवलंबून असणारे नसल्या कारणाने त्यांचं ब्रह्मरूप जे श्रेष्ठत्व ते कायम म्हणजे शिष्याच्या जे गुरु औपाधिक गुरुत्व गुरु गुरु गुरु गुरु है जे ला ला जो नवरेपना है आड़नाव नवरे है आलिया गे अपनी नवरी काम है लग्न होने पूर्वी नवरे लग्न जावरे लग्न हो हे विधुर झाले तरी नवरे कायम आहे नवरे म्हणून तसा हा अंगाने गुरु नाम सर्व श्रेष्ठ असल्या कारणाने गुरुंच्या तयारच नव्हते तरी हा गुरु शिष्यभाव विवरची जे सहज त्यांचे गुरुवैभव आहे हे त्यांना सोडित नाही गुरुवैभव त्यांना सोडित नाही हे गुरुत्वाच्या पाठीशी लागले नाही गुरुवैभव गुरुत्व त्यांच्या पाठीशी लागले नेहमी गुरुजी एक वाक्य म्हणत असत कि लोकांच्या पाठीशी लागणं व लोक पाठीशी लागणे लोकांच्या पाठीशी लागणारे जे महाराज ते महाराजच नव्हे असं म्हणत असत लोक ज्यांच्या असं नाही आहे पण जर लोक महाराजांच्या पाठीशी लागले असले तर ते त्यांचं प्रारब्ध आहे त्यांच्यावर त्यांचं महाराज पण अवलंबून नाही त्यांच गुरुत्व अवलंबून नाही पण ते चाले एवढा त्याचा गुरुनी लोकांच्या पाठीशी लागायचं ठरलं ला, तर लोक तैसा ओके होते लोकांची एक, एक आमदार खासदार होते ते आपल्या रावसाहेबांचे नातवे त्या देशपांडे काहीतरी तो सहज काही बोलण्याकरता समितीत असल्यामुळं त्यांचं ते हे चाललं होतं त्यावेळेस अधिवेशन ते, ते, ते, ते, ते आणि त्यावेळी आमचं तेथे चिंतन चाललेलं होतं मधली वेळ त्यांची चहापणे आल्यानंतर तो बोलत होतो बोलत असताना तो एक वाक्य असं म्हणाला आम्ही लागल्या असल्या कारणाने या आमदार नामदार पदवीच्या मागे लागल्या असल्या कारणाने आम्ही लोच टासावं लाचार बनावं किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगतो की निवडणुकीला तो माणूस योग्य आहे कि कधी करम कवी नरम और कवी कवी बेशरम हे ज्याची योग्यता आहे त्या माणसाला व्हावं तर तो या अर्थाच बोललांतांच्या सारख्या माणसाने बोलायचं तर कुणी बोलायचं म्हणणार आणि त्यांचे तुम्ही शिष्य म्हणता तुम्ही नाही बोलणार तर कुणी बोलायचं अवघड बोलायचं देणार एखादी गोष्ट जर शिष्कष्ट सांगायची ठरली तर ती माणसाला जीवावर येऊन बिघले जाणार आम्ही लोकांच्या मागे लागतो आम्हाला निवडून यायचं असतं मग त्यांच्या पुढे जाऊन हात जोड पाया जोड करायला लागतो आम्हाला सांगायला होतो की तुमच्या सेवेसाठी आम्ही येतून आम्हाला निवडून द्या म्हणून तुम्हाला काही कोणाकडे मागायचं नाही तुम्ही जर खर ईश्वर भक्त आहात गुरु भक्त आहात तर तुम्ही हात जोडायचं काय करणार बिनकामात आहे लोकांच्या सोबत तुम्ही निर्वडपणा नाही हे सांगितलंच पाहिजे पण तुम्ही समस्या निघत नाही त्याचं कारण तुम्ही पण कुठेतरी अंधारात काही ना पण हात जोडलेलाय शिराच्या वर जाऊन खाऊ ना शिराच्या वर जाऊन खाऊ ना कोणी बघत नाही असं बघून कावैना कोणी आपल्याला बघत नाही असं बघून खाऊना पण तुम्ही तरी कोणापुढे हात जोडतात आहे मग का उपयोग आहे त्याचा तुम्ही हातच जोडायचे झाले तर फक्त परमेश्वराजवळ हात जोडावी अन्य कुठेही हात जोडू नये कोणाचाही तुम्ही लाचार होऊ नये तोच माणूस खरोखरी स्पष्ट निदान उपदेश करू शकतो वागू शकतो का हा त्याचा वैयक्तिक भाग आहे वैयक्तिक भागाय म्हणण्याचं कारण गेला तर तो एकटा अधोरेतीला जाईल निदान दुसऱ्याला तरी नेणार नाही हे त्यातलं वैशिष्ट्य जाणून जर आपण चिंतन केलं तर लोकांच्या मागे लागायचं काही कारण लोकांनी त्यांच्या मागे लागावं का त्यांना जर कल्याणाची इच्छा असली त्यांनी लागावं लागलं तर लोकांचं भाग्य अवलंबन नहीं गुरुच गुरुत्व कशा ववलंबन है गुरुच गुरुत्व हे केवल ब्रह्मनिष्ठे वह